गेले, रागई रागही गेले, म्हणजे पुन्हा काय झालं की हा संगीत प्रकार म्हणून त्याला ट्रीटमेंट दिली गेले शब्द हे आहेत यापेक्षा वेगळं काही त्याचं घडलं नाही आणि मूळ भूमिका आमची तीच राहिली की आम्हाला हे गायला वापरायचं आहे हे चांगले लोकप्रिय झालेले शब्द आहेत तेव्हा हे आम्हाला वापरायचे आणि यासाठी वापरले गेलेले याच्या पुढे म्हणजे ह्या प्रवृत्तीच हे आतापर्यंत दाखल बरीचशी व्हर्जन्स जी होती ती मला सुसह्य वाटली कारण त्यामध्ये संगीताच्या दृष्टीने कुठेतरी काहीतरी घडत होतं पण आता तसं न घडलेलं माझ्या दृष्टीने असं तुम्हाला एक व्हर्जन्स ऐकवतो